श्रीमत श्रीमद गीता शंकर भाष्य अध्याय आठवा ते वचनांनी भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला जागा करून दिली अर्जुनाने आपली शंका विचारावी असा भगवंतांचा उद्देश आहे एखादा विषय लक्ष ऐकला तरच शंका निर्माण होण्याची शक्यता असते पण ज्यांना हा विषय ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही त्याला शंकेचे कारण नाही शंका ही ज्ञानप्राप्तीची महत्वाची पारी आहे मनातील शंका निरसन करून घेण्याच्या निमित्ताने अर्जुनाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली श्लोक पहिला अर्जुन म्हणाला ते ब्रह्म काय आहे अध्यात्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात अधिभूत कशाला म्हणतात अधिदैव कशाला म्हणतात श्लोक दुसरा हे मधुसूदना अधियज्ञ कोणता आणि या देहात तो कसा असतो ज्यांनी आपले मन नियंत्रित केले आहे अशा लोकांनी त्यांच्या प्राणप्रयाणाच्या वेळी तुला कसे जाणणे योग्य होईल या प्रश्नांचा क्रमशः निर्णय करता यावा म्हणून भगवान सांगू लागले श्लोक तिसरा भगवान म्हणाले कधीही नाश न पावणारे श्रेष्ठतम तत्व म्हणजे ब्रह्म होय ते आदी तत्व देहमात्रांमध्ये सहजपणे निरनिराळ्या प्रकारे राहते ते अध्यात्म भूतमात्रांना निर्माण करणे म्हणजे विसर्ग त्यांचा प्रतिपाळ सृष्टी व्यापार म्हणजे कर्म असे मानले जाते भाष्य जो कधीही नष्ट होत नाही त्याला अक्षर म्हणतात त्याला परमात्मा म्हणतात तसे वा अक्षर प्रशासने गार्गी बृहदारण्यक तीन आठ या अक्षराच्या नियंत्रणामध्येही सूर्यचंद्राचे नियंत्रण आहे असे श्रुतीचे प्रतिपादन आहे त्याप्रमाणे जो कधीही नष्ट होत नाही त्याला परमात्मा असे म्हणतात तेच ब्रह्म होय ओम इत्याक्षरम ब्रह्म या वचनामध्ये ओंकारचे वर्णन नसून परम जे विशेषण आहे ते निरत निरतिशय अक्षर स्थिती दर्शवणारे योग्य आहे अशा ब्रह्माचा प्रत्येक देहामध्ये जो अंतरात्म भाव आहे त्याला स्वभाव असे म्हणतात या स्वभावालाच अध्यात्म असे म्हणतात तात्पर्य शरीराचा आश्रय करून त्यामध्ये अंतरात्म भावाने असतो तो आत्मा होय परिणामी जो परमार्थ गणला जातो ते तत्वता ब्रह्मच म्हणजे स्वभाव आहे याला अध्यात्म असे नाव आहे भूतभाव उद्भव कर भूतमात्रांची सत्ता किंवा भूतभाव यांची उत्पत्ती याला भूतभाव उद्भव असे म्हणतात असे करणारा जो असेल त्याला भूतभाव उद्भर उद्भव म्हणजे भूतमात्रांची निर्मिती करणारा असे मानतात देवांना उद्देश शून चरु इ द्रव्यांचे हवन करणे म्हणजे त्याग करणे होय त्यागाला यज्ञकर्म या, त्या या नावाने ओळखले जाते अशा बीजरूप्ञामुळे सृष्टी आदी क्रमाने जंगम सर्व भूतमात्र उत्पन्न होतात श्लोक चवथा पदार्थ नाशवंत आहेत या भावाला अधिभूत म्हणतात या सर्व पदार्थांमध्ये जो सचेतन भाव पुरुष आहे तो अधिदैवत आणि सर्व यज्ञांचा अधिपती म्हणून अधियज्ञ आहे भाष्य जो प्राणी प्राणीमात्रांना आश्रयभूत होतो त्याला अधिभूत म्हणतात क्षर कोण आहे म्हणजे जो पदार्थ उत्पन्न होतो तो विनाशी असतो त्याला क्षर असे म्हणतात ज्याच्यामुळे जगताला पूर्णत्व प्राप्त होते किंवा शरीररूपी नगरामध्ये राहतो त्याला पुरुष असे म्हणतात तो सर्व प्राणीमात्रांच्या अवयवांचा अनुग्राहक सूर्याच्या अंतर्भागात राहणारा असा हिरण्य अधिदैवत आहे यज्ञ वय विष्णू या श्रुती वचनाप्रमाणे सर्व यज्ञांचा अधिष्ठाता विष्णु नामक देवता होय तो अधियज्ञ आहे देह धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना या देहामध्ये जो यज्ञ आहे त्याचा अधिष्ठाता जो विष्णुरूप अधियज्ञ मी आहे यज्ञ शरीरामुळे दिस जातो म्हणून यज्ञ आणि शरीर यांचा संबंध दृढ आहे म्हणून यज्ञाला या शरीरात राहणारा असे मानले जाते श्लोक पाचवा प्राण प्राणप्रयाणाचे वेळी माझे स्मरण करील तो हा देह सोडून निघून जातो तो माझ्याच स्वरूपाला येऊन पोहोचतो यात शंका नाही पुरुष आपल्या मरणासमयी मी परमेश्वर विष्णू याचे स्मरण करीत हे शरीर सोडून जातो तो माझ्याकडे विष्णू नामक परमत्वाला जाऊन मिळतो या बाबतीत तो मला येऊन मिळतो की नाही याबद्दल संशय नाही केवळ माझ्या हा नियम नाही तर शोकसहावा अंतकाळी पुरुष ज्या स्थितीचे किंवा वस्तूचे चिंतन करीत देह सोडतो त्याच स्थितीला तो, त्या तो जाऊन पोहोचतो मनुष्य आपल्या जीवनात ज्याचे चिंतना करतो त्याचेच स्मरण त्याला अंतकाळी होत असते भाष्य हे कुंतीपुत्र अर्जुना प्राणप्रयाणाचे वेळी ज्या भावांनी तो ज्या देवतेचे चिंतन करीत देह सोडतो ज्या भावाने युक्त होऊन तो पुरुष देह सोडतो तो ज्याचे स्मरण केले त्या भावाला प्राप्त होतो अन्य भावा परत जात नाही उपास्य देवता विषयक जी भावना असते त्याला तद्भाव असे म्हणतात त्याचे वारंवार असे म्हणतात दुसऱ्या शरीराच्या आश्रयासाठी या अंतरा अंतकाळाच्या भावनांची आवश्यकता आहे श्लोक सातवा म्हणून सदा सर्व काळ तू माझे स्मरण कर आणि युद्ध कर याप्रमाणे माझ्याच ठिकाणी मन अर्पण करून कार्य करू लागलास म्हणजे तू मलाच प्राप्त होशील यात संशय नाही म्हणून सर्व काळी तू माझे स्मरण कर त्याच वेळी शास्त्राने सांगितलेल्या प्रमाणे युद्ध देखील कर याप्रमाणे याचे मनवा सुदेवाच्या ठिकाणी समर्पित केलेले आहे असं तू अर हो अर्थात ज्याप्रमाणे तू चिंतन करशील त्या स्वरूपाला प्राप्त होशील या माझे संशय नाही त्याचप्रमाणे श्लोक आठवा हे पार्थ चित्त अन्यत्र न जाऊ देता अभ्यासाच्या सहाय्याने ते स्थिर करून जो त्या दिव्य पुरुषाचे चिंतन करेल पुरुषाला जाऊन मिळतो भाष्य हे अर्जुन एकाच विषयाचा अभ्यास योगयुक्त असे म्हणतात चित्त समर्पणाच्या आश्रयाने माझ्यामध्ये विजातीय योगा प्रति योगाच्या रहित तुल्य प्रतिती आवृत्तीचे नाव अभ्यास असे आहे अभ्यास हा देखील एक योग आहे अशा अभ्यास युक्त मनाने इतर विषयांकडे न जाणारे मन असे मन असणार आकाशामधील सूर्यमंडळात जो परमश्रेष्ठ निरतिशय असलेल्या दिव्य पुरुषा प्रत जातो कोणत्या विशेष लक्षणांनी युक्त असलेल्या पुरुषास परम पुरुषा प्रत जाता येते त्याबद्दल सांगतात श्लोक बाबा सर्वज्ञ अत्यंत पुरातन नियामक सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वांचा आधार अद अतर्क्य अंधाराच्या पलीकडे असणाऱ्या सूर्याप्रमाणे दे दिप्यमान अशाचे जो चिंतन करतो भाष्य जो पुरुष भूत वर्तमान भविष्य जाणतो तो सर्वज्ञ होय तो प्राचीन या संसाराचा प्रशासक अणुपेक्षा सुद्धा लहान सूक्ष्मपेक्षा म्हणून कर्मफळाचे विधायक विवक्षित विभाग करून प्राणी मात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्माचे फळ देणारा ज्याचे स्वरूप नियत आणि विद्यमान असून सुद्धा कोणत्याही प्रकार चिंतन करण्यास अशक्य असलेला सूर्याप्रमाणे प्रकाशमान चैतन्यमय अज्ञान रूपी मोहनात्मक अंधकाराच्या पलीकडे असणाऱ्या परमेश्वराचे पुन्हा पुन्हा स्मरण करीत असे तेथे स्मरण करता करता त्या पुरुषाला प्राप्त होतो ते कसे पुरुषाचे प्राणप्रयाणाचे स्मरण करतो तो त्या परमदिव्य पुरुषा प्रत जातो भाष्य प्राणप्रयाणाचे वेळी अविचल मनाने भक्तियुक्त होऊन समाधीच्या संस्काराप्रमाणे चित्त स्थिर होण्याच्या क्रियेला आणि सामर्थ्याला योग बल असे म्हणतात असा योग युक्त होऊन चंचलता रित निश्चल मनाने प्रथम चित्ताला मस्तकाकडे जाणाऱ्या नाड्यांच्या सहाय्याने चित्ताच्या प्रत्येक अवस्थेला प्राणाला प्रस्थापित करून अत्यंत सावधपणे कवीं पुराण गीता आठ नऊ इत्यादी लक्षणांनी युक्त असलेल्या दिव्यांनी चैतन्यमय पुरु परम पुरुषाला प्राप्त होतो पुन्हा भगवान पुढे यासाठी ज्या उपायांनी प्राप्त होण्यास योग्य आणि वेदविध वदंती त्यादी विशेषांच्या योगाने ज्याचे वर्णन केले जाते त्या ब्रह्माचे प्रतिपादन करीत आहेत श्लोका क्रम वेद व्यक्ती ज्याला अक्षर ब्रह्म म्हणतात वैराग्य संपन्न प्रयत्नशील यती ज्यांच्यामध्ये प्रवेश करून ब्रम्हार्य व्रताचे पालन करून ज्याची इच्छा करतात त्या सर्व श्रेष्ठ पदाबद्दल मी तुला सांगतो बृहदारण्यक उपनिषदांमध्ये यज्ञ वल्क गार्गीला म्हणतात यद्वा एरम गार्गी ब्राह्मणा अक्षराचेच वर्णन करतात या शुती प्र वचनाप्रमाणे ज्याचा कधी नाश होत नाही अशा अक्षराचा म्हणजे परमात्म्याचे अस्थूल बृहदारण्यक तीन आठ आठ, आठ ते आहे ना सूक्ष्म आहे अशा विशेषाने वर्णन करतात त्याप्रमाणे ज्याची आसक्ती नष्ट झाले आहे त्यांना असे प्रयत्नशील संप्ती झाल्यावर ज्यामध्ये प्रविष्ट होतात अशा ज्या अक्षराला इच्छा करणारे साधक गुरुकुलामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करून राहतात अशा प्रकारे ज्याला अक्षर असे म्हणतात ते स्थान प्राप्त करण्यास योग्य असे आहे त्याबद्दल मी कुला संक्षेपाने सांगतो संग्रह याचा अर्थ संक्षेप असा आहे प्रश्नोपनिषदामध्ये सत्यकामाने पिप्पलादुर्षींना असे विचारले की भगवन्न मनुष्यामध्ये जो कोणी ओंकाराचे जन्मभर ध्यान करतो तो या ध्यानाच्या योगाने कोणता लोक प्राप्त करून घेतो प्रश्न उपनिषद पाच एक या प्रश्नाचे उत्तर देताना पिप्पलादुर्शी म्हणतात हे सत्यकाम ओम पर आणि अपर ब्रह्म आहे प्रश्न उपनिषद पाच दोन अशी सुरुवात करून जो साधक अविनाशी अशा ओंकाराच्या ध्यान करतो प्रश्नोपनिषद पाच पाच इत्यादी वचनांनी असे प्रतिपादन करतात की धर्म आणि अधर्म यापेक्षा निराळे आहे कठोपनिषद एक दोन चौदा अशी सुरुवात करतात आणि सर्व वेद ज्या स्थलाचे एकमुखाने वर्णन करतात सर्व प्रकारचे तप साधन हे ज्याच्या प्राप्तीचे साधन समजले जाते ज्याची प्राप्ती व्हावी म्हणूनचार्याने आचरण करतात त्याब्रह्माचा वाचक आहे किंवा परब्रह्माचे प्रतीक आहे तसेच मंद आणि साधारण बुद्धीच्या साधनांसाठी परमात्म प्राप्तीचे साधन आहे असे मानण्यात आले आहे अशा ओंकाराची काही काळाने मुक्ती प्रदान करणारी उपासना करण्या सांगण्यात आली आहे या ठिकाणी सुद्धा पुराण अनुशासरम वेदविदंती गीता आठ अकरा या, या प्रमाणे ज्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे अशा परब्रम्हाप्तीचा प्रब्र, पूर्वी कथन केलेला जो ओंकाराचे साधन आहे त्या साधनेतून मुक्ती प्राप्त होते अशी उपासना आणि योगधारणा क्रिया सांगवयाची आहे या निमित्ताने आलेल्या गोष्टी स्पष्ट करावयाच्या आहेत म्हणून या पुढील ग्रंथाला प्रारंभ करण्यात येत आहे श्लोक बारावा देहाची सर्व बंद करून मन हृदयामध्ये एकाग्र करून आपला प्राण मस्तकामध्ये प्रस्थापित करणारा योगी होय भाष्य ज्यांना विषय उपलब्ध होतात अशी इंद्रिये त्यांना नियंत्रणात आणून हृदयूपी कळामध्ये मनाला थांबवून ठेवून संकल्प आणि विकल्प यांना जागा न देता नियंत्रणात राहिलेल्या मनाच्या सहाय्याने हृदयातून मस्तकाकडे जाणाऱ्या नाडीच्या योगाने प्राणाची स्थापना करणे म्हणजे योगधारणा होय ही योग धारण करण्यापूर्वी प्रवृत्त झालेल्या साधकाला परमगती प्राप्त होते प्राणाला ठिकाणी स्थिर करून श्लोकत्ते राहावा ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे त्या ओंकाराचा उच्चार करीत माझे चिंतन करणारा देहाचा त्याग करतो तो परमश्रेष्ठ अवस्थेला पोहोचतो ओंकार <laughs> हे एकाक्षर ब्रह्म आहे ब्रह्माचे प्रतीक असणाऱ्या ओंकाराचे पठण करीत आणि त्याच्या अर्थाचे स्मरण जो मी परमेश्वर त्याचे चिंतन करीत पुरुष ह्या देहाचा त्याग करतो या प्रकारे शरीर सोडून जाणारा परमश्रेष्ठ गतीला प्राप्त होतो या श्लोकात हे पद मरण या अर्थी उपयोगात आणले आहे याचा अर्थ असा की देहत्यागामुळे आत्मस्वरूपाचा अंतर नाही ते कसे श्लोक चौदावा चित्त एकाग्र करून जो माझे सतत चिंतन करतो अशा नित्य चिंतनशील कर्मयोगाला सहज प्राणे प्राप्त होतो भाष्य ज्याचे चित्त अन्य कोणत्याही विषयाचे स्मरण करीत नाही त्याला अनन्य चित्त असे म्हणतात असा जो योगी असतो तो सदा सर्वदा मी परमेश्वर त्या माझे चिंतन करीत राहतो या ठिकाणी सततम हे पद निरंतर कथन करण्यासाठी आहे तर नित्यशः हे पद दीर्घकाळाचे दर्शन करून देण्यासाठी आहे या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे हा काळ सहा महिने अगर वर्ष असा नसून जीवन असेपर्यंत अखंड आहे यालाच निरंतर म्हणतात अशा तऱ्हेने तो योगी मासे निरंतर स्मरण करतो हे अर्जुना अशा प्रकारे नित्य समाधी अवस्थेमध्ये असणाऱ्या यो योग्यासाठी मी अत्यंत सुलभ आहे याचा अर्थ असा की मी त्याला सहजपणे प्राप्त होतो अशी स्थिती असल्यामुळे तू अनन्य चिंतना करणार आहो आणि तुझे मनसदैव माझ्यामध्ये राहील असे हो तुला मी सुलभ होण्याचे काय परिणाम घडतात यावर भगवान सांगतात की माझ्या सुलभ प्राप्तीने जो परिणाम घडतो तो ऐ श्लोक पंधरावा मी जो परमेश्वर त्या मला प्राप्त झाल्यावर पूर्ण सिद्धावस्थेला पोहोचलेले जे महात्मे आहेत त्यांना क्षणभ्रम गुर आणि दुःखाचे आगर असलेला पुनर्जन्म प्राप्त होत नाही भाष्य मला प्राप्त झाल्यावर मी जो ईश्वर त्या मला मिळाल्यानंतर ईश्वरत्व प्राप्त झाल्यावर ते महात्मे पुन्हा जन्माला येत नाहीत कोणत्या प्रकारे पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत हे स्पष्ट करण्याच्या हेतूने विशेष विवेचना करण्यात येत आहे अध्यात्मिक आधी भौतिक आणि अधिदैविक तीन अवस्थातून निर्माण होणारे दुःखाचे आग्रह म्हणजे ज्यामध्येही सर्व दुःख राहतात असे केवळ दुःखाचे असे नाही तर ते स्थान अशाश्वत देखील आहे या स्थानाचे स्वरूपच अस्थिर आहे जे योगी श्रेष्ठ अगर सिद्ध पुरुष आहेत म्हणजे संन्यासे आहेत त्यांना हे स्थान प्राप्त होत नाही पुनर्जन्माला येत नाहीत परंतु जे मला प्राप्त होत नाही ते पुन्हा या संसारामध्ये पुनर्जन्माने येतात तर मग ईश्वराविषयी अन्य ठिकाणी जाणारे लोक पुन्हा मृत्यू लोकात परत येतात त्याबद्दल सांगतात की श्लोक सोळा वा ब्रह्मलोकापासून या स्थानापर्यंत सर्व लोक पुन्हा पुन्हा जन्माला आहेत परंतु हे कोणते पुत्रा ईश्वराला प्राप्त झाल्यावर मात्र त्यांना पुन्हा जन्म प्राप्त होत नाही अश्य ज्यामध्ये प्राणी मात्र जन्माला येतात आणि राहतात त्याला भुवन असे म्हणतात ब्रह्मलोकाला ब्रह्म भुवना असे म्हटले जाते ब्रम्हलोकापर्यंत म्हणजे ब्रम्हलोकासहित सर्व प्राणी मात्र पुन्हा जन्माला येणारे आहेत याचाच अर्थ असा की ज्यामध्ये असताना पुनर्जन्माला प्राप्त व्हावे लागते असा आहे परंतु हे कोणते केवळ मला येऊन मिळाल्यानंतर त्याला पुन्हा जन्माला यावे लागणार नाही त्याची पुनरुत्पत्ती होत नाही ब्रम्हलोकासहित सर्व लोक पुनरावर्ती किंवा पुन्हा जन्माला येणारे आहेत याचे कारण तरी कोणते काळाने मर्यादित केल्यामुळे काळाची मर्यादा कशी आहे श्लोक सतरावा एक हजार युगांचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस व तशीच एक हजार युगांनी संपणारी त्याची रात्र होय असे अहोरात्र कालवेदित मानतात भाष्य प्रजापती ब्रह्मदेव याचा एक दिवसाचा कालावधी अर्थात कालानंतर ज्याचा अंत होतो एक सहस्त्र युगांचा समजले जाते म्हणजे दिवसा बरोबर आहे असे मानण्यात येते असे कोण मानतात त्याचे स्पष्टीकरण असे आहे हा दिवस आणि ही रात्र यांचे मर्म जाणणारे अर्थात काळाच्या परिमाणाचे ज्यांना ज्ञान आहे ते योगी होत काळाने मर्यादित केल्यामुळे हे सर्व लोक पुनर्जन्माला प्राप्त होणारे आहेत प्रजापतीचा दिवस आणि या रात्र यामध्ये जे काही घडते त्याचे वर्णन करीतात श्लोक अठरावा ब्रह्मदेवाचा दिवस प्रारं प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून प्रकृती सर्व स्थावर जंगमसृष्टी व्यक्त जन्माला येते आणि त्याची रात्र सुरू झाली म्हणजे उत्पन्न झालेले सर्व त्याच अव्यक्तात विलीन होते भाष्य प्रजापतीची सुतावस्था म्हणजे अव्यक्त होय ब्रह्मदेवाच्या प्रबोधना बरोबर दिवसाला प्रारंभ होतोच या अव्यक्तापासून स्थावर जंगमयुक्त अशी सर्व प्रजा निर्माण होते म्हणजे प्रकट होणे याच संदर्भाने व्यक्त म्हणजे त्याचप्रमाणे हो रात्रीला प्रारंभ झाला ब्रह्मदेवाच्या सुप्तकलामध्ये पूर्वे व्यक्त झालेली सर्व सृष्टी अव्यक्तात लीन होऊन जाते न केलेल्या कर्माचे फळ प्राप्त होणे आणि केलेल्या कर्माचे फळ न मिळणे या दोषांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने बंधन आणि मुक्ती या मार्गांचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्र वचनांची सफलता दाखवण्यासाठी आणि विद्याजन्य अज्ञानजन्य पंचक्लेशमुलक कर्मसंस्कारांमध्ये गुंतलाने प्राणी पराधीन बनतो आणि पुन्हा गुन्हा जन्म घेऊन पुन्हा गुन्हा लय पावतो याप्रमाणे संसारात वैराग्य असणे जरूर आहे हे स्पष्ट करण्यासाठी पुढे सांगतात श्लोक एक एकोणीसावा हे पार्थ असा हा भूतसमूह ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली म्हणजे पुन्हा लय पावतो आणि त्याचा दिवस सुरू झाला म्हणजे पुन्हा उत्पन्न होतो भाष्य स्थावर आणि जंगम रूप मात्रांचा पूर्वी होता हे तो ब्रम्हदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी उत्पन्न झाला आणि दिवसाच्या समाप्तीनंतर म्हणजे रात्र प्रारंभ झाल्यानंतर पराधीनपणे पुन्हा पुन्हा लय होतो या प्रकारे दिवसांच्या प्रारंभी पुन्हा उत्पन्न होतो भाष ज्या अक्षर परमात्म्याचे यापूर्वी वर्णन केले होते त्याच्या प्राप्तीचा उपाय ओंकार आठ तेरा ओंकार हेच एक अक्षर ब्रह्म आहे इत्यादी वचनांच्या योगेपूर्वी जे सांगितले होते त्याच अक्षराच्या स्वरूपाचा निर्देश करण्याच्या इच्छेने या ठिकाणी असे सांगण्यात आले आहे की या योग मार्गाच्या योगे हे सर्व प्राप्त होते श्लोक विसावा त्या अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ स्वतः अनादि अव्यक्त पण सर्व निराळा असा जो दुसरा भाव तो सर्व भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही भाष्य तू हे शुका पद यापुढे वर्णन करण्यात येणारे जे अक्षर त्याच्यापूर्वी अव्यक्ताचे विशेष लक्षण भेद प्रतिपादन करण्यासाठी योजना आलेले आहे भाव अक्षर नामक परब्रम्ह परमात्मा पूर्वी प्रतिपादन केलेल्या अव्यक्तापेक्षा भिन्न आहे असे भिन्न भिन्नत्व असून सुद्धा त्यामध्ये समानता कशी निर्माण होते अशी शंका येईल म्हणून त्या शंकेची निवारण करण्यास सांगतात की इंद्रियांना प्रत्यक्ष न समजणारा अव्यक्त भाव दुसरा आहे अर्थात विलक्षण आहे तो परमभाव आहे ते कसही पूर्वी प्रतिपादन केलेल्या भूत समुदायाचा बीजभूत विद्या रूप अव्यक्तापेक्षा निराळा आहे असा जो सनातन भाव म्हणजे सदैव असनर भाव आहे हा योग समस्त प्राणी मात्र इतकेच काय पण ब्रह्मदेवांचा नाश झाल्यावर सुद्धा नाश पावत नाही श्लोक एकविसावा या प्रकृतीपेक्षा निराळे आणि श्रेष्ठ असलेल्या तत्वाला अव्यक्त अशी संज्ञा आहे त्यालाच अक्षर असेही म्हणतात तसेच तीच सर्वश्रेष्ठ गती आहे असे म्हटले जाते या तत्वावस्थेला प्राप्त झाल्यावर त्या साधकाला पुनर्जन्मादी पुनरावृत्ती नाही तर असे ते तत्व म्हणजे माझे परमात्म्याचे श्रेष्ठ हो हे अव्यक्त यालाच अक्षर असे म्हटले जाते या अक्षरनामक अव्यक्त भावाला परमश्रेष्ठ गती असे म्हटले जाते अशा ज्या परमभावाप्रत प्राप्त झाल्यावर तो मनुष्य पुन्हा संसारात पदार्पण करीत नाही असे जे श्रेष्ठ स्थान आहे तेच मी जो विष्णू त्या माझे परमपद आहे त्या परमश्रेष्ठ पदाच्या प्राप्तीचा सा उपाय सांगतात लोक बाबीसा हे अर्जुना हे सर्व भूत मात्र ज्याच्या अंतरात आहेत आणि हे संपूर्ण जगत व्यापले आहे असा तो परमश्रेष्ठ पुरुष परमात्मा केवळ अनन्य भक्तीच्या योगानेच प्राप्त होणे शक्य आहे भाष्य शरीरपुरीमध्ये शेण करणारा किंवा सर्वथा पूर्णत्वाने असणारा म्हणून परमात्म्याला पुरुष असे नाव आहे असा हा परमश्रेष्ठ पुरुष यापेक्षा अन्य काहीही श्रेष्ठ नाही अशा पुरुषाच्या अंतर्गत कारण तो कार्य अंतरवर्ती आहे या पुरुषाने आकाशापासून घटापर्यंत संपूर्ण संसार व्यापूर्ण टाकला आहे असा हा परमात्मा अनन्य भक्तिभावाने अर्थात आत्मविषयक ज्ञान रूप भक्तीने प्राप्त होणे शक्य आहे ज्याने ओंकारामध्ये ब्रह्मबुद्धी प्राप्त केलेली आहे आणि त्यामुळे कालांतराने आणि ज्याचे प्रतिपादन या ठिकाणी करण्यात येत आहे अशा योग्य लोकांसाठी पुढील मार्ग सांगणे आवश्यक आहे म्हणून विवक्षित लाभवण्यासाठी काय करावे ते सांगण्यासाठी पुढे येत्रकाले या पदाने प्रारंभ झालेला श्लोक उद्घूत करण्यात आला आहे या ठिकाणी पुन्हा संसारात येण्याच्या मार्गाचे वर्णन आणि दुसऱ्या मार्गाची प्रशंसा करण्याच्या निमित्ताने असे सांगितले जाते की श्लोक ते विसावा हे भरतश्रेष्ठा योगी लोक कोणत्या काळात मरण पावले असता मोक्षाप्रत जातात आणि कोणत्या काळी मरण झाले असतात त्यांना पुन्हा संसारात यावे लागते तो काळ मी तुला सांगतो भाष्य येत्रकाली या पदाचा संबंध प्रयाता या निराळ्या पदाशी आहे ज्या काळामध्ये पुनर्जन्म प्राप्त होत नाही आणि या विरुद्ध ज्या काळात पुनर्जन योगी लोक प्राप्त करतात तो सांगतो योगिन या पदाने कर्म करणाऱ्या लोकांना सुद्धा योगी म्हणण्यात आले आहे कारण कर्मयोगीन योगीन योगी गीता तीन तीन या पदाने कर्मी सुद्धा गुणविशेषामुळे योगी आहेत तात्पर्य असे की हे अर्जुना ज्या काळामध्ये मरण पावलेले योगी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि ज्या काळात मरण प्राप्त झालेल्या योगी लोकांना पुनर्जन्म प्राप्त होतो त्या काळाचे प्रतिपादन मी करतो श्लोक चोवीसावा प्रज्वलित अग्नी दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने अशा काळात मृत्यू प्राप्त झालेले ब्रह्माला जाणणारे लोक ब्रह्मपदाला प्राप्त होतात भाष्य अग्नी हा शब्द कालाभिमानी देवतेचा वाचक का आहे त्याचप्रमाणे ज्योती सुद्धा कालाभिमानी देवतेचा वाचक शब्द आहे अग्नि आणि ज्योती अशी नावे असलेल्या दोन वैदिक देवता आहेत ज्या वनात आंब्याची झाडे अधिक आहेत त्या वनाला आम्रवना असे म्हणतात त्याप्रमाणे कालाभिमानी देवतेचे विशेष वर्णन अधिकांशाने असल्याने यत्त्रले असा शब्द प्रयोग करण्यात आला आहे तम कालम ही काळवाचकपदे आहेत त्याप्रमाणे दिवसाची देवता शुक्ल पक्षाची देवता आणि उत्तरायणातील सहा महिन्याची देवता ज्या मार्गावर प्रतिष्ठित आहेत त्या मार्गावर मरण प्राप्त होणारा ब्रह्मविता ब्रह्माची उपासना करणे तत्वरा असलेला पुरुष प्रमाणे ब्रह्मपदाला प्राप्त होतो या ठिकाणी उत्तरायण मार्ग हे शब्दसुद्धा देवतावाचक आहेत कारण ब्रह्मसूत्रामध्ये देखील ही गोष्ट उचित मानण्यात आलेली आहे जो पूर्ण ज्ञाननिष्ठ आणि मुक्तीला प्राप्त होतो त्याला जाणे येणे कधीच घडत नाही तसे प्राण उत्क्रामंती जात नाहीत असे श्रुतीवचन आहे तो ब्रह्ममय किंवा ब्रह्मरूपच आहे श्लोक पंचवीस हवा धूर रात्र त्याप्रमाणे कृष्णपक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने या काळात वृत्ती पावलेला योगी चंद्राच्या तेजात चंद्र लोकात जाऊन परत येतो भाष्य ज्या मार्गाने धूर धुराभिमानी देवता रात्र अभिमानी देवता आहेत त्याचप्रमाणे कृष्ण पक्ष कृष्ण पक्षाची देवता आहे असे दाक्षिणाचे सहा महिनेप्रमाणेच दक्षिणायनाची देवता आहे अशा मार्गे जाणारा योगी त्याचप्रमाणे इष्ट साध्य कर्म करणारा योगी कर्मी चंद्राच्या ज्योतीपर्यंत जातो केलेल्या कर्माचे फळ प्राप्त करतो आणि ते भोगून कर्मफळाचा क्षेळ झाल्यानंतर परत मृत्यू लोखी येतो श्लोकसीचा वा प्रकाशमय शुक्ल आणि अंधरमयता, कृष्ण असे जगाचे दोन्ही मार्ग आहेत कारण पहिल्या मार्गाने जीव तर दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्म प्राप्त करतो अश्यव शुक्ल आणि कृष्ण असे दोन मार्ग आहेत ज्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे त्याला शुक्ल असे म्हणतात तर ज्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे त्याला कृष्ण असे नाव असे हे दोन मार्ग जगासाठी नित्य आहेत असे मानले जाते या ठिकाणी ज्ञाने आणि कर्म यापैकी कोण कोणत्या मार्गाचा अधिकारी आहे हे समजून समजणे उचित होय कारण नित्य संसारासाठी ही गती संभावनीय नाही या दोन मार्गांपैकी एक शुक्ल मार्गाने जातो त्याला पुनरावृत्ती नाही पण दुसऱ्या मार्गाने जाण्याला पुनरावृत्ती आहे श्लोक सत्ता विसावा हे पार्थ कोणताही योगी पुरुष त्याला ह्या मार्गाचे ज्ञान असले तरी मोहश्य होत नाही म्हणून तू सर्व काळ योगयुक्त हो भाष्य हे मागे कथन केलेल्या दोन्ही मार्गांचे म्हणजे एक पुनर्जन्मरूप पाणी संसारी आणणारा आणि दुसरा मोक्षला कारण होणारा ज्ञान असणारा कोणताही योगी मोहित होत नाही म्हणून हे अर्जुन तू सदा सर्व काळ समाधीस्थ या योगाचे मोठेपण कसे आहे श्लोका हे, हे सर्व प्राप्त झाल्यामुळे वेदामध्ये यज्ञात तपश्चर्यात आणि दानात जे पुण्यरूप फळ प्रतिपादन केले आहे त्या सर्वांच्या कलीकडे जातो आणि सर्वश्रेष्ठ अशा परमपदाला प्राप्त होतो भाष्य वेदांच्या संपूर्ण अध्ययनाने त्याप्रमाणे केलेल्या यज्ञाने आणि त्यांचे रहस्य यथार्थ समजून घेऊन त्याचे अनुष्ठान करण्याने सत्पात्र दानाने प्राप्त होणारे फळ शास्त्राने स्पष्ट केले आहे ते फळ अतिक्रमण करून योगी पुढे जातो आणि सर्वांचे अधिकारण असलेल्या परमश्रेष्ठ पद तथा ब्रह्मपदाला जातो आठवा अध्याय समाप्त